वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड सर्व सत्तेचाळीसावाज्ञा घेऊन त्याने सांगितल्याप्रमाणे कपिवीर सगळीकडे वेगानं आकाश नगरे नद्यांच्या प्रवाहामुळे दुर्गम असलेली स्थाने तसेच देशोदेश सर्व बाजूने शोधले सुग्रीवाने वर्णन करून सूचना दिलेले सर्व वानर नायक पर्वत वने अरणे यासह देशोदेश धुंडत फिरले सीतेला मिळवायचे असा मनात निश्चय धरून ते दिवसभर शोध घेत आणि रात्र पडले की सगळे वानर कुठेतरी एकत्र होते सगळे दिवस त्या वानराने त्या देशात सर्व ऋतूंची फळे देणारे वृक्ष मिळवून रात्री त्यावर आपली शय्या केली मग महिना संपल्यावर पहिल्या दिवशी ते प्रस्त्र गेले आणि वानर रजाला भेटून त्या वानरश्रेष्ठाने आपली निराशा सांगितली इकडे पूर्व दिशेचा सांगितल्याप्रमाणे सचिवासह शोध घेऊन सीता न दिसल्यामुळे महाबलवान विनय परत आला उत्तर दिशा ही सगळी शोधून महाकपी शतबली आपल्या सैन्यासह भीत भीत आला सुशेण वानरासह पश्चिम दिशा शोधून एक महिना पूर्ण होताच परत येऊन सुग्रीवाकडे गेला प्रस्त्रवर्णाच्या पृष्ठभागावर जाऊन रामासह बसलेल्या सुग्रीवाला नमस्कार करून तो बोलला सगळे पर्वत निबीड अरण्ये सागरापर्यंत जाणाऱ्या नद्या आणि खेडीपडे शोधली साऱ्या गुहा ज्या तू वर्णन केल्या होत्या शोधल्या वेलीने वेढलेली मोठ्या मोठ्या झाडांची बने शोधली निबीड प्रदेशात बिकट अशा दुर्गम ठिकाणी प्रचंड आकाराचे प्राणी शोधले आणि मारलेही जे दे निबीड देश होते ते दे पुन्हा पुन्हा शोधले महान वीर असणारा कुलवान हनुमान हा वानरेंद्रा शोधून काढील ज्या दिशेकडे सीता गेली आहे त्या दिशेकडेच वायुपुत्र हनुमान गेला आहे किशकिंधा काडाचा सत्तेचाळीसावा सर्ग समाप्त